राम समर्थ पंचिका सांका मान लिंच जारी भेदभावी टस्तु पर ब्रह्म मुझे भेदरहित नाम रूपे मिथ्यात भेद नहीं अच्छा बुद्धि का छंद लगला तरत समाधान प्राप्त होते पण ते अनुसंधान जर विसरले तर पुन्हा नंतर भेदच निर्माण होईल जरी अनुसंधान कायम ठेवले तरी त्रिपुटी उत्पन्न होतेच त्रिपुटी उत्पन्न झाली म्हणजे भेदबुद्धी आलीच तरी ही स्वानुभवाची किल्ली कृपा करून सांगावी तेव्हा वक्ता म्हणाला आता लक्षपूर्वक ऐका तुम्हें फार चला प्रश्न विचारला है समाधान कसे करता ऐ का हे सर्व मिथ्या है पटले सर्वत्र अभेद है अस्त्रे इत्यादि संगत भेद दिसज राहत नहीं नाम रूपे मिथ्या है अपन कर सर्वक्रियाथयाटले तरी कर लगता पण त्या सत्य आहेत अशी भेदबुद्धी नाहीशी होणे यालाच ज्ञान म्हणावे तशाच स्वरूपाचे अनुसंधान ठेवले तर ध्येय ध्याता ज्ञान अशी त्रिपुटी निर्माण होते मग ही त्रिपुटी अभिन्न आहे हे ध्यानात ठेवले तर सर्व भेद मिथ्या होतो ध्यानामुळे निर्माण होणारा भेद तीन पक्षात विभागला जातो ध्याता ध्येय द्या, ध्यान असे ते तीन पक्ष होत हा भेद सत्य आहे असे वाटले द्वैत तर खंडन होते। हे एकाच अधिष्ठानावर असल्यामुळे एक रूप आहेत ते अधिष्ठान मुख्य ओळखावे ध्येय ध्याता ज्ञान हे सर्व नीट पारखून पाहते जो ध्याता आहे तोच ध्येय झाला तर ध्यानाला वेगळे असे काय अस्तित्व उरणार आणि घडले आणि त्रिपुटीचे खंडन केले तर मग भेदाचे अस्तित्व कोठे राहील त्याचे उदाहरण सुद्धा दाखवायला मिळणार नाही अथवा ध्याता आणि ध्यान हे आपण नाहीच अखंड आकाशाप्रमाणे जे ध्येय परिपूर्ण आहे तेच आपण आहोत असा निश्चय करावा स्वतःला ध्याता असे समजू नये आहोत असेही समजू नये मग भेदाचे अस्तित्व काय राहील अंतःकरणात जे चैतन्य चैतन्य बिंबलेले असते त्यास ध्याता हे नाव प्राप्त होते बाकीचे सर्व व्यापून ते, ते ध्येय होय ध्यानाचे ध्येयाचे ठिकाणी अनुसंधान ठेवले तर आपण स्वतः ध्याता असूनही ब्रम्ह सहजत आपण वेगळे ठरतो ध्याता तर एक देशी म्हणजे मर्यादित व्याप्तीचा आहे तो ब्रह्माला कसा पुरेल म्हणून ध्यात आणि ध्यान यांचे अनुसंधान न ठेवता स्वतः ध्येय रूप ब्रम्हच व्हावे ध्याता आणि ध्यान जेव्हा ध्येयामध्ये मूरतात त्यावेळी एकपणाने केवळ ज्ञानच तेवढे उरते समुद्रात मीठ विरून जाते त्यावेळी जसा अखंड एक रूप असा समुद्रच उरतो तसा हा प्रकार होय अशा प्रकारे ज्ञाता आणि ज्ञान साधक आणि साधन हे अनुक्रमे ज्ञेय आणि साध्य यामध्ये समरस होऊन एकरूपच होतात तेव्हा दोन्ही त्रिपुटी एकरूप होतात अनेक साधने करून जे साध्य करायचे असते ज्ञानाने जे समजून घ्यायचे असते ध्यानाने ज्याचे ध्यान करायचे असते तेच आपण आहोत आपण सर्व तेच असतो हे आपण विसरतो आणि म्हणत असतो की माझा मी मला केव्हा सापडेन आता वरीलप्रमाणे ज्ञान होताच त्या वास्तवाचे विस्मरण कधीही होत नाही मग हा लाभ कोणाला होईल विस्मरणामुळे जो हरवला आहे तो या ज्ञानरूप स्मरणामुळे सापडला आणि मग आपणच आपल्याला पुष्कळ दिवसाने भेटतो आहोत असे होते आता साधनांनी काय साधावे ज्ञानाने कोणाला जाणून घ्यावे ध्यानाने कोणाचे ध्यान करावे कारण आपण स्वतः वस्तू म्हणजे ब्रह्म झालेले असतो आपणच ब्रह्म बनल्यानंतर स्मरणाची काळजी कशाला मी ब्रह्म आहे हे न आठवताच ब्रह्म होऊन राहावे जरी आपल्या समोरच ते स्मरण विस्मरण होत जात राहिले तरी आपण मात्र केवळ ज्ञानरूपच असतो यावर तुझा काही संशय असेल तर विचार करून सांग असे वक्त्याने म्हणताच श्रोत्याने अतिशय उदारपूर्वक विनंती केली जरी मरण आले तरी समाधान वाटते पण आपल्या ब्रम्हरूपत्वाचे किंचित जरी विस्मरण झाले तरी, काही तरी वाटते। श्रोत्याचा वक्ता उत्तर जला। त्याने मनातील महान हरपला सारखे व्राह्मण होता मग क्षणभर आप द्विजत्वा ब्राह्मणपणा विसर पड़ा तो शुद्र हो आपल्याला ब्रह्माचे ज्ञान झाले त्या योगे देह देहबुद्धीचे पाप गेले आणि सर्वत्र, अखंड भरून राहिलेले असले तर त्या अवस्थेचे स्मरणही होत नाही आणि विस्मरण ही होत नाही आपल्या ब्रम्हूपाच्या स्मरणाने आपण नवे होतो आणि विस्मरणाने हरवतो असे आपल्याला वाटत असते खरे पण स्मरण नाही झाले तरी आपले आपण असतो कोणा एका दैववान माणसाची पत्नी आपण सुवासिनी आहोत हेच विसरून गेली तर तिचे सौभाग्य सुख त्यामुळे नाहीसे होत नाही त्याप्रमाणे आपले ब्रह्मरूपत्व विस्मरणाने हरवत नाही मग विस्मरणामुळे कोणते संकट येते सांग तू म्हणशील की विस्मरणामुळे देहबुद्धी येऊन शिकटते तर ते खरे नाही कारण त्या देहबुद्धीला येऊन चिकटण्या इतपत संधीच कोठे मिळते कारण विस्मरण घडल्याबरोबर लगेच स्मरणाची अवस्था काकदृष्टीप्रमाणे म्हणजे कावळ्याच्या डोळ्याप्रमाणे येऊन उपस्थित होते अथवा व्यवहारात मी माझे असे शब्दयोग प्रयोग करताना देहबुद्धी जाणवते ती मिथ्या म्हणून तिच्याकडे पाहताच विस्मरण कसे होईल किंवा पाण्याने भरलेला डोह हो ओसरताच मागे ओलावा उरतो त्याप्रमाणे आता विस्मरणामध्ये स्मरण होत नाही असे म्हणशील तर विस्मरण कोणाला आठवते याचा अर्थ स्मरण हे आपोआप अखंडपणे चालू असते स्मरण जर अखंड दाटून तर विस्मरण कहीं विस्मरणे वी एक प्रकार अशा तर स्मरणा विस्मरण व्यापन टाकले खरेतर स्मरण तरी शिल चैतन्य सागर तीठा प्रमाण विरघन ग्रह्म अखंडपने काठोकाठ भरुन रहा है त्याला कोणत्याही दिशानी सीमाच नाही इतके ते उदंड अमाप आहे तेथे अस्तित्व कसे असेल ते अगदी गवताच्या काढीपर्यंत सर्वच नामरूपे आहेत ती चैतन्यसागरात लाटांप्रमाणे भासतात लाट येते आणि जाते ती येताच स्वरूपात म्हणजे ब्रह्मरूपात वाढ झाली ती ओसरतात स्वरूपात हानी झाली असे कधी होत नाही विकार उत्पन्न होतात आणि कालांतराने नष्ट ही होतात पण त्यामुळे आत्मरूपात त्यामुळे क्षय अथवा वाढ होत नाही आपण क्षय वृद्धी या वाचून अभंग असतो समृद्ध असतो त्या आपल्या स्वरूपात कुठलेच भेदभान नसते यावर श्रोत्याचे समाधान झाले त्याच्यातील भेद जिवंतपणेच मृत्यू पावला द्वैताचे सद्गुरुकृपेने निसंतान झाले द्वैत समूळ संपूर्णपणे नष्ट झाले श्रीमत्गमसारे उपनिषद अभेद वर्णन प्रकारे चतुर्थ समासा श्रीराम समर्थ